्रजनाथ गोकुळ उपासने दुर्गा देवीची पार्शदांमध्ये गणना केली आहे ही वाली दुर्गा कोण आहे बाबाजी ही गोकुळाची दुर्गाच योगमाया आहे चितशक्तीच्या विकाराचा बीजरूपात त्यांची स्थिती आहे म्हणूनच जेव्हा त्या चितधामात वर्तमानात असतात वर्तमान असतात तेव्हा त्या स्वतःला स्वरूप शक्तीपेक्षा अभिन्न मानतात त्या योगमायेचा विकारत जडमाया आहे जडमायेत अवस्थित स्वरूप आहे स्वरूप दुर्गा कृष्णाची लिला शक्ती आहे त्याच योग प्रधान पारकीय भावास अवलंबन करून गोपी नित्य जगात श्रीकृष्णाच्या रसलीलाची रसविलासाची पुष्टी करतात रासलीले रास लिलेच्या योगमायामुश्रित या वाक्याचे तात्पर्य हे आहे की स्वरूप शक्तीद्वारे चिदव्य चिदविलासात बरीच बरीचशी अशी कार्य असतात जी अज्ञान समान प्रतीत होतात परंतु वास्तविक ती कार्य अज्ञान नसतात महारसाच्या पुष्टीकरिता योग माया अज्ञानासमान प्रतीत होणाऱ्या कार्यांची सृष्टी करते या विषयाचे विस्तृत विवेचन पुढे रसविचाराच्या प्रसंगामध्ये केले जाईल ब्रजनात धाम तत्वा संबंधी एक गोष्ट जाणू इच्छितो ती अशी की वैष्णवजन नवदीपास श्रीधाम का म्हणतात बाबाजी श्री धाम आणि श्री वृंदावन धाम, धाम दोन्ही अभिन्न तत्वे आहेत या नवदीप धामात मायापूर सर्वतोपरी तत्व आहे ब्रजधामात जे स्थान गोकुळाचे आहे ते स्थान मायापुराचे आहे मायापूर नवदीप धामाचे योगपीठ आहे श्रीमद भागवताच्या छन कल्लो श्लोकांनुसार कलीचे पूर्ण अवतार जसे गुप्त आहेत त्याचप्रमाणे त्यांचे धाम देखील गुप्त आहेत कलियुगात नवदीप समान कोणतेही तीर्थ नाही जी व्यक्ती या धामाची चिन्मय समजून घेते तीच व्यक्ती व्रजरसाची यथार्थ अधिकारी आहे व्रज म्हणा अथवा नवदीप म्हणा बहिर्मुख दृष्टीने दोन्हीही प्रपंचमय दिसतील सौभाग्याने ज्यांचे चिन्मय नेत्र उघडतात केवळ तेच धामाचे यथार्थ दर्शन करण्यास समर्थ असतात ब्रजनात या नवदीप धर्माचे स्वरूप जाणू इच्छितो बाबाजी गोलोक वृंदावन आणि श्वेतद्प श्वेतद्प ही तिन्ही परमव्योमाची अंतःपुरे आहेत गोलोकात श्रीकृष्णाची स्वकीय लिला आहे वृंदावनात पारकीय लिला आणि श्वेतद्वीपात त्याच ली परिशिष्ट लीला आहे लिला होते या तिघांतही तत्वत काहीच भेद नाही नवदीप श्वेतद्वीप होऊनही वृंदावनापासून अभिन्न आहे मोठे ते सगळे गौरांग देशित आहेत तेच अप्रकाशित रस ते नवद्वीपात नव्वीप धामात परिशिष्ट रूपात प्रकाशित आहेत त्या रसाचा अधिकारी झाल्यावरच त्याचा अनुभव घेतला जाऊ शकतो ब्रजनाथ नवदीपाचे क्षेत्रफळ काय आहे बाबाजी श्री नवदीप धामाची क्षेत्रफळ सोळा कोस आहे त्याचा आणि रुद्रद्वीप ही आठ द्वीपे आठ दले आहेत या सर्वांच्या मधोमध स्थित अंतर्द्वीप या पुष्पाची कर्णिका आहे या अंतर्द्वीपाच्या मधोमध श्री मायापूर स्थित आहे श्री नवदीप धामात विशेषतः मायापुरात भजन साधन केल्याने अत्यंत शीघ्रेमाची सिद्धी होते मायापुराच्या यांचे भवन मंदिर आहे सौभाग्यशाली जीव या योगपीठात श्री गौरांग देवांच्या नित्यली नित्यदर्शन करतात ब्रजनात गौरलीला स्वरूप शक्तीचे कार्य आहे का गौरलीला स्वरूप शक्तीचे कार्य आहे का बाबाजी श्रीकृष्णलीला ज्या शक्तीची क्रिया आहे गौरली आहे त्याच शक्तीची क्रिया आहे श्री कृष्ण आणि गौरांग देवात काहीच भेद नाही श्री रूप गोस्वामी म्हणतात राधा कृष्ण प्रणय विकृत ला शक्ती रस्मा देकात्मानावपी भुमिपुरा देह भेदम गोष्ट चैतन्याख्यम प्रकट मधुनात चैख्यमाख्यमाधा भाव द्युतीसू वलित नवमी कृष्ण स्वरूप कृष्ण आणि चैतन्य हे दोन्ही नित्यप्रकाश आहेत यापैकी कोण पुढे आहे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 जे या दोन्ही लिलांपैकी एकास गौण आणि दुसरीच मुख्य मानतात ते अत्यंत ते नितांत अतवज्ञ आणि निरस आहेत ब्रजनात जर गौरांग जर श्री गौरांग देव साक्षात परिपूर्ण तत्व आहेत तर त्यांच्या पूजेचा विधी काय आहे बाबाजी गौरनाम मंत्राद्वारे गौरपूजा केल्याने तेच फळ मिळते जे फळ कृष्णनाम मंत्राद्वारे कृष्णाची पूजा केल्याने मिळते जे लोक गौर आणि कृष्णात भेद मानतात ते नितांत मूर्ख आहेत आणि कलीचे दास आहेत ब्रजनात मंत्र कुठे प्राप्त केला जातो बाबाजी जा प्रकाश अवतारांचे मंत्र लिहिलेत त्याच तंत्रांनी छन्ना अवताराचे ही मंत्र छन्न गुप्त स्वरूपात लिहिले गुप्त लिहून ठेवले आहेत ज्यांची बुद्धी कुठील नाही ते त्यास समजू शकतात ब्रजनात गौरंगाचे युगल कुठल्या प्रणालीने होते बाबाजी गौरंगा युगल दोन प्रकारे बनते देश प्रकार बनते, अर्चन मार्ग मध्य एक प्रकार भजन मार्ग मध्य दुसर प्रकार अर्चन मार्ग श्री गौरव पूजा होते भजन मार्ग श्री गौर गदाधर सेवा होते ब्रजन श्री विष्णुप्रिया श्री गौरंगदेवी को शक्ति है बाबाजी साधारणत भक्तगण भूशक्ति मनत वास्तविक त्या लाधिनीच्या सारसमवेत संविध शक्ती आहेत अर्थात भक्ती स्वरूपिनी आहेत ज्या गौरवतारामध्ये श्रीराम प्रचार कार्यूपात प्रचार रूप कार्याच्या सहाय्यक रूपात अवतीर्ण झाल्या होत्या नवदीर्धाम जणू नवविधा भक्तीचे रूप स्वरूप आहे त्याचप्रकारे विष्णुप्रिया देखील नवविधा भक्तीचे स्वरूप आहे ब्रजनात विष्णुप्रिया देवीस मग स्वरूप शक्ती म्हटले जाऊ शकते का बाबाजी यात शंका आहे का स्वरूप शक्तीचे लाधिनी लाधिनीसार संवेद शक्ती नाही काय ब्रजनाथ प्रभू मी लवकरच गौर अर्चन शिकेन आता मला आणखीन एक गोष्ट आठवली कृपा करून त्यास उत्तम रीतीने समजावून सांगा आपण सांगितले कि चितशक्ती जीवशक्ती आणि मायाशक्ती या तिन्ही स्वरूप शक्तीचा प्रभाव आहेत लाधिनी संविध आणि संधिनी या तिन्ही स्वरूप तीन वृत्ती आहेत तथा उपभव का केले जाते ते सर्व शक्तींचे कार्य आहे त्या व्यतिरिक्त चित जगत चित शरीर आणि चितलिला हे सर्व काही शक्तीचाच परिचय आहे मग शक्तिमान श्रीकृष्णाचा परिचय कुठे आहे बाबाजी मोठी कठिन समस्या आहे, है तीक्षण करोस का बेटा प्रश्न जरा जसा सर उत्तर ही तसे सरल है परंतु कठिन है उत्तर समझना अधिकार भेटने मी संग सम समझ कृष्णा नाम रूप गुण आने लीला शक्ति का परिचय है स्वइच्छाम शक्ति से कार्य नहीं परम पुरुषा स्वरूपगत कार्य है कृष्ण इच्छामय तथा शक्ति से आश्रयरूप परम पुरुष है शक्ति भोग्या है कृष्ण भोगता है शक्ति अधीन अवाधीन है शक्ति ने स्वाधीन पुरुषा सर्व प्रकार घेरुन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 शक्तीपलीकडील शक्तिमान नेत्याचा पुरुषाचा साक्षात भक्ती शक्तीमय असते म्हणून ती स्त्री स्वरूपा आहे म्हणूनच ती श्रीकृष्णाच्या स्वरूप शक्तीच्या अणुगत होऊन इच्छा च्या पुरुषत्व परिचयक पौरुष विलासाचा अनुभव करते ब्रजनात जर शक्तीपलीकडील कुठले परिचयहीन तत्व स्वीकारले केले स्वीकार जाते तर ते तत्व उपनिषदांचे ब्रम्ह होऊन जाते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 कामिनी शक्ती श्री राधेच्या रूपात आपला परिचय रूपात देत असते कृष्ण सेव्य आहेत परमाशक्ती श्रीमती त्यांची सेवादासी आहे आपापला अभिमानच परस्परांचे भेदत्व आहे ब्रजनात कृष्णाची इच्छा आणि भोक्तृत् जर पुरुषरूपी कृष्णाचाच परिचय आहे तर श्रीमतींची इच्छा काय आहे बाबाजी श्रीमतींची इच्छा श्रीकृष्णाच्या इच्छेच्या आधी नसते त्यांची कुठलीही इच्छा चेष्टा नसते इच्छा श्रीकृष्णाची राधिका पूर्ण शक्ती व आधी शक्ती आहेत कृष्ण पुरुष अर्थात शक्तीचे आधीश्वर प्रवर्तक आहेत या कथोपकनानंतर अधिक रात्र झालेली पाहून बाबाजींनी प्रजनाथास घरी परतण्याची आज्ञा दिली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 विवाहासंबंधी गोष्टींवर जराही लक्ष देत नाहीत दिवस रात्र बाबाजी महाराजांनी सांगितलेल्या तत्वांचे चिंतन करण्यात निमग्न असतात ऐकलेल्या तत्वास हृदय गम्य करणे आणि पुन्हा नवीनवीन अमृतम उद्देशास ऐकण्याच्या लोभाने श्रीवा बाबाजींकडे स्वतः खेचले जात आहेत चौदावा अध्याय समाप्त